अध्याय एकतीसावा श्री भगवंतांचे स्वधाम गमन श्री शुक म्हणतात परीक्षिता नंतर ब्रह्मदेव शिवपार्वती इंद्र इत्यादी देव प्रजापतींसह सनकाधिक मुनी पितर, सिद्ध गंधर्व विद्याधर नाग चारण यक्ष राक्षस किन्नर अप्सरा तसेच मैत्रेय इत्यादी ब्राह्मण भगवंतांचे परमधाम प्रस्थान पाहण्यासाठी अतिशय उत्सुकतेने तेथे आले ते सर्वजण श्रीकृष्णांचा जन्म आणि लीलांचे गायन करीत होते त्यांच्या विमानाने सर्व आकाश भरून गेले होते पुष्पवर्षाव करीत होते सर्व व्यापी भगवान श्रीकृष्णांनी आपल्याच विभूती स्वरूप असलेल्या पितामह ब्रह्मदेव इत्यादींना पाहून स्वतःला आत्मस्वरूपात केले आणि आपले कमळनेत्र बंद करून घेतले भगवंतांचा श्रीविग्रह उपासकांच्या धारणा आणि ध्यानासाठी परम मंगलमय असा आश्रय आहे म्हणून अग्निमय योग धारणेने तो न जाळता ते आपल्या धामाला निघून गेले त्यावेळी स्वर्गामध्ये नगारे वाजू लागले आणि आकाशातून पुष्पवर्षाव होऊ लागला त्यांच्या पाठोपाठ पृथ्वीवरून सत्य धर्म धैर्य कीर्ती आणि लक्ष्मीसुद्धा निघून गेली जेव्हा भगवान आपल्या धामामध्ये प्रवेश करू लागले तेव्हा ब्रह्मदेव इत्यादी देवसुद्धा मनालाही न करणाऱ्या त्यांना पाहू शकले नाहीत या घटनेचे त्यांना अतिशय आश्चर्य वाटले जेव्हा ढगांमधून वीज बाहेर पडते आणि लगेच आकाशात विलीन होऊन जाते माणसांना तिचे जाणे कळत नाही त्याचप्रमाणे श्रीकृष्णांचा आपल्या धामातील प्रवेश देव पाहू शकले नाहीत ब्रह्मदेव शंकर इत्यादी देव भगवंतांची ही योगमय गती पाहून अत्यंत आश्चर्यचकित झाले आणि त्यांची निघून गेले नेवंतांचे मनुष्याप्रमाणे जन्म घेणे निरनिरा निरनिराळ्या लिला करणे आणि अंतर्धान पावणे हा सर्व त्यांनी मायेने केलेला अभिनय आहे ते स्वतःच या जगाची निर्मिती करून त्यात प्रवेश करून विहार करतात आणि त्याचा संहार करून शेवटी आपल्या महिम्यातच राहतात शरणागत वत्सल जे यमपुरीत गेलेल्या गुरुपुत्राला त्याच शरीराने घेऊन आले ब्रस्त्राने जळालेले तुझे शरीर ज्यांनी जिवंत केले काळाचा सुद्धा महाकाळ असलेल्या भगवान शंकरांना ज्यांनी युद्धामध्ये जिंकले स्वतःच्या अपराधी व्याधालाही ज्यांनी सदेह स्वर्गाला पाठवले ते स्वतःच्या रक्षणाला असमर्थ होते काय संपूर्ण जगाची उत्पत्ती स्थिती आणि संहाराचे असाधारण कारण आणि सर्व शक्तींना धारण करणारे भगवान आपले शरीर शिल्लक ठेवू इच्छित नव्हते कारण आत्मनिष्ठ योग्याने मर्त्य शरीरात गुंतून न राहता आत्मस्वरूपात कसे राहावे याचा आदर्श त्यांना जगापुढे ठेवायचा होता जो पुरुष प्रातकाळी उठून भगवान श्रीकृष्णांच्या गमनाचे या कथेचे एकाग्रतेने भक्तीपूर्वक कीर्तन करीन त्याला भगवंतांचे सर्वश्रेष्ठ परमपद प्राप्त होईल इकडे दारू भगवान श्रीकृष्णांच्या विरहाने व्याकुळ होऊन द्वारकेला आला आणि त्याने वसुदेव आणि उग्रसेन यांना साष्टांग नमस्कार घालून त्यांचे चरण अश्विनी भिजवून टाकले परीक्षिता त्याने यादवांच्या विनाशाचा सर्व वृत्तांत सांगितला तो ऐकून लोक अतिशय झाले आणि काही जण शोकावेगाने श्री कृष्णांच्या वियोगाने व्याकुळ झालेले लो ते लोक कपाळ बडवून घेत जेथे त्यांचे बांधव निष्प्राण होऊन पडले होते तेथे तात्काळ जाऊन पोहोचले देवकी रोहिणी आणि वसुदेव आपले पुत्र श्रीकृष्ण आणि बलराम तेथे न दिसल्याने बेहोश झाले व्याकुळ होऊन त्यांनी ते तेथेच प्राण सोडले काही स्त्रियांनी आपापल्या पतींची प्रेते ओळखून त्यांना हृदयाशी धरले आणि त्यांच्याबरोबर त्या चितेवर चढल्या बलरामांच्या पत्न्यांनी त्यांच्या शरीराला कवटाळून वसुदेवांच्या पत्न्यांनी त्यांच्या शवाला घेऊन आणि भगवंतांच्या सुनांनी प्रद्युम्यादी पतींच्या आपला प्रियतम आणि सखा असलेल्या श्रीकृष्णाच्या विरहाने सैदभैर झालेल्या अर्जुनाने त्यांनी गीतेमध्ये सांगितलेल्या आत्मज्ञानपण उपदेशाचे स्मरण करून आपले मन सावरले अर्जुनाने वंश नष्ट झालेल्या मृतयादवांची अंतक्रिया विधीपूर्वक टाकली भगवान श्रीकृष्ण तेथेच अजूनही सदैव निवास करतात ते स्थान केवळ स्मरणाने सर्व पाप ताप नाहीसे करणारे आणि सर्व मंगलाचेही मंगल करणारे आहे तेथे ज्या स्त्रिया मुले वृद्ध इत्यादी वाचले होते त्यांना घेऊन अर्जुन इंद्रप्रस्थाला आला तेथे सर्वांची अनिरुद्ध वज्रनाम याला तेथे राज्याभिषेक केला राजन तुझ्या आजोबांना अर्जुनाकडून यादव संहार समजला तेव्हा त्यांनी तुला राज्याभिषेक केला आणि ते सारे महाप्रयाणाला निघून गेले देवाधि देव श्री विष्णूंचे हे अवतार आणि कर्मे यांचे जो मनुष्य श्रद्धेने पठन करतो तो सर्व पापांपासून अवतार आणि अद्भूत लिला तशाच परमानंदमय बाल लिला ज्या येथे आणि अन्य पुराणात वर्णन केलेल्या आहेत त्यांचे श्रवण पठण करतो तो परमहंसांचे अंतिम प्राप्तव्य असलेल्या श्रीकृष्णांची पर भक्ति प्राप्त करु घो अध्याय एकतीसवा सम स्कंद अक्रवा समाप्त हरिओं तत्स